पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर प्रकरण दुसरे कल्पनाचा परिचय वांचावे ते लाभावे हा तसा दुर्मिळ योग पण ते अशक्य आहे असे खचितच नाही सोबत लागतो तो केवळ एक ठाम निर्धार व अथक प्रयत्नांची जोड फार कमी लोकांना आपली महत्वाकांक्षा वास्तवात आणता येते त्या यादीतील एक नाव म्हणजे कल्पना चावला हे होय तिने जे जे इच्छिले होते ते सर्व काही साध्य केले अर्थात जोडीला होता ठाम निश्चय कठोर परिश्रम व नशिबाची साथ जन्माने भारती असलेली कल्पना चावला ही एक अमेरिकन अंतरावीर होती अंतरात प्रवास करणारी ती पहिली भारतीय स्त्री होय मायभूमीशी ती नेहमीच निगडीत होती कल्पना चावला म्हणजे भारत मातेच्या मुशीतून घडलेले एक व्यक्तिमत्व होते तिचे शालेय शिक्षण भारतात झाले इथेच तिच्या अंतराळ मुसाफिरीचा पाया रोवण्यात आला तिच्या घरात सनातन वातावरण असल्यामुळे मुलींना परवानगी शिवाय घराच्या बाहेर पडता येत नसे पण अंतराळवीर होण्यासाठी तिने या सर्व अडथळ्यांना दूर सारले तिच्या घरातील सभासदांचा अंतराळविश्वाशी काही एक संबंध नव्हता हो तरी देखील कल्पनाने आपल्या नावाचा कायमचा एक ठसा या क्षेत्रात निर्माण केला करावेत इतके थोडके या उक्तीप्रमाणे कल्पनाने आपले जीवन जगले तिने स्वतःचे एक स्थान एरोस्पेस क्षेत्रात निर्माण केले त्यामुळे हो करावेत इतके थोडके असे कल्पनाबद्दल म्हणणे हे रास्त आहे कल्पनाला स्वतःचे नाव खूप आवडत असे नावात जरी कल्पना असली तरी प्रत्यक्षात मात्र ती स्वप्नावृत्तीची नसून विमान चालविण तिच्यासाठी अतिप्रिय होते। कल्पना चावलाचा जन्म पंजाबच्या कर्नाल या गावात झाला जे सध्या हरियाणात आहा तिचा जन्म एक जुलै एकोणीश एकसष्ट रोजी झाला तिन्न भारतात विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी युनायटेड स्टिली तिला चालवून आलखा प्रत्यक्ष संधीच तिन चीज कलि ज्याआरडी टाटासारख्या व्यक्तीकडून पाहून कल्पनामधे विमानाची आवड निर्माण झाली होती स्पेस शटल मिशनमध्ये तिने स्पेशलिस्ट म्हणून काम पाहिले दिनांक 1 फेब्रुवारी 2003 या रोजी अंतरिक्ष यान कोलंबियाच्या दुर्दैवी अपघातात तिच्या जीवनाचा अंत झाला परतीच्या प्रवासात अंतरिक्ष यान कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणात येत असताना त्याचे आकस्मिकपणे तुकडे पडले आणि उरले काय तर यानाचे अवशेष व कल्पना चावला सहित सर्व सात क्रू मेंबरचे जळून खाक झालेले देह आकाशातील तारांना जवळून भेटण्याचे कल्पनाचे बालपणीचे स्वप्न होते ती तारांना भेटली ती आता ताया कटुंबा स्थायी सभासद ती फार जगली, जीवन अल्पयश्य जंगली पिछन विलक्षणसन कारण लगती भारताप्यमाना एक भाग जा